कंधतीसरा अध्याय वीसावा ब्रह्मदेवानी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन शौनक उवाच मही प्रतिष्ठा मध्य सौ ते स्वायंभुवो मनु कान्यन्वत्तीष्टद्वारा जन्मनाम ओम नमो नारायणाय शौनक म्हणाले सूत महोदय पृथ्वीचा आधार मिळाल्यानंतर स्वयंभू मनुने पुढे संतती उत्पन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय अवलंबिले विदुर मोठा भगवत भक्त आणि भगवान श्रीकृष्णांचा अनन्य सुरुद होता म्हणून तर त्याने आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांनी भगवान श्रीकृष्णांचा अनादर केल्यामुळे त्यांना अपराधी समजून त्यांचा त्याग केला होता तो महर्षी द्वैपायनांचा पुत्र होता आणि महत्तेत कोणत्याही प्रकारे त्यांच्यापेक्षा कमी नव्हता तसेच तो सर्व प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या आश्रित आणि कृष्णभक्तांचा अनुयायी होता तीर्थयात्रा केल्याने त्याचे अंतःकरण आणखीच शुद्ध झाले होते त्याने कुशावर्त क्षेत्रात म्हणजे हरिद्वार येथे राहणाऱ्या तत्वज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ अशा मैत्रियांकडे जाऊन आणखी काय विचारले सूतमहोदय त्या दोघांच्या वार्तालापात श्रीहरींच्या चरणाचा संबंध असलेल्या पवित्र कथा आल्या असतील ज्या त्यांच्या चरणापासून निघालेल्या गंगाजलाप्रमाणे संपूर्ण पापांचा नाश करणारे आहेत सूतमहोदय आपले कल्याण असो आपण आम्हाला भगवंतांच्या त्या पवित्र कथा ऐकवा प्रभूंचे उदार चरित्र तर कीर्तन करण्यायोग्य असते जो श्रीहरींच्या लिलामृताचे पान करून तृप्त होईल असा कोणी रसिक का असेल काय नैमिशारण्यात निवास करणाऱ्या मुनींनी अशा प्रकारे विचारल्यानंतर उग्रश्रेवा सूताने भगवंतांच्या ठिकाणी चित्त एकाग्र करून ते त्यांना म्हणाले ऐका सूत म्हणाले आपल्या मायेने वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरींच्या रसातळातून पृथ्वीला वर काढणे आणि सहज तुच्छतेने हिरण्याक्ष्याला मारून टाकणे या लीला ऐकून विदुराला फार आनंद झाला आणि तो मैत्रेयानं म्हणाला विदुर म्हणाला हे ब्रह्मन आपण दृष्टीआड असलेल्या विषयांनाही जाणणारे आहात म्हणून प्रजापतींचे पती ब्रह्मदेवांनी मरीची आदी प्रजापतींना उत्पन्न करून सृष्टी वाढवण्यासाठी काय केले ते सांगा मरीची आदी मुनीश्वरांनी आणि स्वयंभू म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने कशाप्रकारे प्रजेची बुद्धी केली त्यांनी हे जग पत्नीच्या सहयोगाने उत्पन्न केले की आपापल्या कार्यात स्वतंत्र राहून आणि सर्वांनी मिळून या जगाची रचना केली मैत्रिय म्हणाले विदुरा तर्कापलीकडे असणारे जीवांचे प्रारब्ध प्रकृतीचे नियंता पुरुष आणि काल या तीन हेतून तसेच भगवंतांच्या सान्निध्याने त्रिगुणमय प्रकृतीत क्षोभ उत्पन्न झाल्यावर त्यातूनच महत्त्व उत्पन्न झाले देवाच्या प्रेरणेने रजप्रदान महत्त्वापासून सात्विक राजस आणि तामस असा तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला त्याने आकाशादी पाच पाच तत्वांचे अनेक वर्ग प्रकट केले ते सर्वजण वेगवेगळे राहून भूतांच्या कार्यरूप ब्रह्मांडाची रचना करू शकत नव्हते <coughs> म्हणून त्यांनी भगवंतांच्या शक्तीने एकमेकांशी संगटित होऊन एका सोन्याच्या रंगाच्या अंड्याची रचना केली ते अंडे चेतनाशुन्य अवस्थेमध्ये एक हजार अधिक काळपर्यंत समुद्राच्या जलामध्ये पडून राहिले नंतर त्यात श्रीभगवंतानी प्रवेश केला त्यात अधिष्ठित झाल्यानंतर त्यांच्या नाभीपासून हजार सूर्याच्या तेजा समान अत्यंत दैदिप्यमान असे एक कमल प्रकट झाले ते संपूर्ण जीव समुदायांचे आश्रयस्थान होते स्वतः ब्रह्मदेवांचा त्यातूनच आविर्भाव झाला जेव्हा ब्रह्मांडाच्या गर्भरूप जलात शयन करणाऱ्या श्री नारायणदेवांनी ब्रह्मदेवाच्या अंतकरणात प्रवेश केला तेव्हा त्यांनी पूर्वकल्पामध्ये आपणच निश्चित केलेल्या नामरुपमय व्यवस्थेनुसार लोकांची रचना करण्यास सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी आपल्या छायेपासून तामिस्त्र अंधतामिस्त्र तम मोह आणि महामोह अशी पाच प्रकारची अविद्या उत्पन्न केली आपले हे तमगुणी शरीर ब्रह्मदेवांना योग्य वाटले नाही म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला ज्याच्यामुळे तहान भुकेची उत्पत्ती होते अशा त्या रात्री रूप शरीराला त्या शरीरापासूनच उत्पन्न झालेल्या यक्ष आणि राक्षसांनी ग्रहण केले त्यावेळी तहान भूक लागल्याने ते ब्रम्हदेवांनाच खायला उठले आणि म्हणू लागले याला ठेवू नका खाऊन टाका कारण ते तहान भुकेने व्याकुळ झाले होते घाबरून जाऊन ब्रम्हदेव त्यांना म्हणाले अरे यक्षराक्षसांनो तुम्ही माझे संतान आहात म्हणून माझे भक्षण करू नका माझे रक्षण करा पैकी खाऊन टाका असे जे म्हणाले ते यक्ष झाले आणि रक्षण करू नका असे जे म्हणाले त्यांना राक्षस असे नाव पडले नंतर ब्रह्मदेवांनी सत्वगुणाचा प्रभावाने देदीप्यमान होऊन मुख्य मुख्य देवतांची निर्मिती केली त्यांनी खेळता खेळता ब्रह्मदेवानी त्याग केलेल्या दिवसांचे प्रकाशमान शरीर ग्रहण केले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 भक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांच्या भावानुसार दर्शन देणाऱ्या शरणगतवत्सल वरदायक अशा श्रीहरींच्याकडे जाऊन ते म्हणाले हे परमात्मन माझे रक्षण करा मी आपल्याच आज्ञेने प्रजा उत्पन्न केली होती परंतु ती तर पापी प्रजा माझ्याशीच मैथुनाला प्रवृत्त झाली आहे नाथ आपणच एकमेव दुःखीजीवांचे दुःख करणारे आहात आणि जे आपल्या चरणांना शरण येत नाहीत त्यांना दुःख एक एकमात्र आपणच आहात भगवान तर प्रत्यक्ष सर्वांचे हृदय जाणणारे आहेत ब्रह्मदेवाची व्याकुळ स्थिती पाहून ते म्हणाले तू आपल्या या कलुषित शरीराचा त्याग कर भगवंतांनी असे म्हणतास त्यांनी ते शरीर सोडून दिले शरीराचा त्याग करणे म्हणजे ती भावना टाकणे आणि शरीर ग्रहण करणे म्हणजे ती भावना ग्रहण करणे ब्रह्मदेवानी सोडलेले आत्या शरीराचे एका सुंदर स्त्रीत संध्यादेवीत रूपांतर झाले तिच्या चरणकमलातील नुपूर झंकारत होते तिचे डोळे आकृष्ट करीत होते आणि कमरपट्ट्याने सुशोभित झालेल्या साडीने कंबर आच्छादित होती तिचे उत्तुंग स्तन अशा प्रकारे एकमेकांना चिकटले होते की त्यांच्यामध्ये काही अंतर नव्हते तिचे नाक आणि दात मोठे सुंदर होते तसेच ती मथुर हास्य करीत हावभाव करीत असुरांच्या स्वतःला पदराआड लपवत होती हे बिदुरा त्या सुंदरीला पाहून सर्व असुर मोहित झाले अहो हिचे किती विलक्षण रूप केवढे अलौकिक धैर्य आणि कसे तरुण वय पाहाना आम्हा कामातुरांच्या मध्ये ही कशी निष्काम असल्यासारखी फिरत आहे अशा प्रकारे त्या कुबुद्धी दैत्यांनी स्त्री रुपणी संध्यादेवीच्या विषयी निर्निराळे तर्कवितर्क करून नंतर तिचा मोठाच आदर करीत प्रेमाने तिला विचारले हे सुंदरी तू कोण आहेस कुणाची मुलगी आहेस भामिनी तुझे येथे येण्याचे प्रयोजन काय तू तु तु तुझ्या या अनुपम सौंदर्याचे हे अनमोल प्रदर्शन करून आम्हा अभाग्यांना का त्रास देत आहेस अबले तू कोस आम्हा तुझे दर्शन भाग्या तू तो चेडू खेल खेल पहा मन मोहित करीत सुंदरी जेवी तू उडू वाने थापटी मारतेसा तुझे चरण कमल एक जागे स्थिर रहा नहीं तुझी कंबर स्थूल स्तना भारी भारानी थकलसारखी वजते और तुझा निर्मल दृष्टित सुद्धा थकावट डोकावते। अग तुझा केशसंभार किती के सुंदर आहे अशा प्रकारे स्त्री रूपाने प्रकट झालेल्या त्या सायंकालीन संध्यादेवीने त्यांना अत्यंत कामाशक्त बनवले आणि त्या मूर्खाने तिला कोणी रमणी रत्न समजून तिचे ग्रहण केले त्यानंतर ब्रह्मदेवाने गंभीरपणे हसून आपल्या कांतिमय मूर्तीपासून ज्या आपल्या सौंदर्याचा जण स्वतःच आस्वाद घेत होत्या अशा गंधर्व आणि अप्सरांना उत्पन्न केले ब्रह्मदेवानी चंद्रिकारूप असलेल्या त्या कांतिमय प्रिय शरीराचा त्याग केला त्यालाच विश्वावसू आदी गंधर्वानी प्रसन्नतेने ग्रहण केले यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या आळसापासून भूतपिशाचे उत्पन्न केले त्यांना वस्त्रहीन आणि केस विस्कटलेले पाहून त्यांनी आपले डोळे मिटून घेतले ब्रह्मदेवाने त्याग केलेल्या के त्या जांभैरूप शरीराला भूतपिशाच्या ग्रहण केले हिला निद्रा असेही म्हणतात जिच्यामुळे जीवांच्या इंद्रियांना शिथिलता आल्यासारखी वाटते जर एखादा मनुष्य उष्ट्या तोंडाने झोपला तर भूतपिशाचे त्याच्यावर आक्रमण करतात त्यालाच उन्माद म्हणतात नंतर भगवान ब्रह्मदेवानी आपण बलवान असल्याची भावना करून आपल्या अदृश्य रूपाने साध्यगण आणि पितृगणांना उत्पन्न केले पितरांनी आपले उत्पत्तीचे स्थान असलेल्या त्या अदृश्य शरीराला ग्रहण केले हेच प्रमाण मानून कर्मकांडी लोक श्राद्ध आदीद्वारा पितर आणि साध्यगणांना अनुक्रमे पिंड आणि हव्य अर्पण करतात ब्रह्मदेवानी आपल्या तिरोधान शक्तीने सिद्ध आणि विद्याधर यांची सृष्टी केली आणि त्यांना आपले ते अंतर्धाननामक अद्भुत शरीर दिले एक वेळ ब्रह्मदेवानी आपले प्रतिबिंब पाहिले तेव्हा आपल्याला फार सुंदर समजून त्या प्रतिबिंबापासून त्याने किन्नर आणि उत्पन्न केले ब्रह्मदेवानी त्याचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्यांचे ते प्रतिबिंब शरीर ग्रहण केले म्हणून ते सर्वजण उषक्काली आपल्या पत्नीसह ब्रह्मदेवांच्या गुणकर्माचे गायन करतात सृष्टीची वाड होत नाही असे पाहून एकदा फारच चिंताग्रस्त होऊन ते हात पाय पसरून झोपी गेले आणि पुन्हा क्रोधाविषयात त्या भोगमय शरीराचा त्यांनी त्याग केला यातून जे केस झडून पडले ते अही झाले तसेच त्यांच्या हातपाय आखडून चालल्याने क्रूर स्वभावाचे साप आणि नाग झाले ज्यांचे शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत फारच रुंद असते एकदा ब्रह्मदेवाने स्वतः कृतकृत्य झाल्याचा अनुभव घेतला त्यावेळी शेवटी त्यांनी आपल्या मनाने मनूंची सृष्टी निर्माण केली हे सर्वजण प्रजेची बुद्धी करणारे आहेत मनस्वी ब्रह्मदेवांनी त्यांच्यासाठी आपल्या पुरुषाच्या आकाराचा शरीराचा त्याग केला मनूंना पाहून त्यांच्या आधी उत्पन्न झालेले देवगंधर्व आदी ब्रह्मदेवांची स्तुती करू लागली ते मनाले विश्वकर्त्या ब्रह्मदेवा अपनी ही सृष्टि फार सुंदर है हिच मध्य अग्निहोत्र इत्यादि सर्व कर्मे प्रतिष्ठित सहाय्या अन्न ग्रहण करू शको नदि ऋषि ब्रह्मदेव इंद्रि संयमपूर्वक तप विद्या योग आणि समाधीने समपन्न होऊन आपले प्रिय संतान अशा ऋषिगणाची निर्मिती केली आणि त्यापैकी प्रत्येकाला आपल्या समाधी योग ऐश्वर तप विद्या आणि वैराग्यमय शरीराचा अंश दिला तेकैकशस्व देह्यामदाद यत्समाधी यत तपो विद्या विरक्तिमत्ती श्रीमद्भागवते महापुराणे पारंस्याताकंधे वीशोध्यापणमस्तु